प्रकरण अर्जुन अच्छुता माला आत्मतवा स्मृति मी आप बंधु करता है इत्यादि प्रकार का माला जो सन्देह हो होता तो आता नहीं सा है नित्य तत्वनिष्ठ हो हा प्रारब्ध प्राप्त व्यवहार समबुद्धीने कर असे जे तू सांगत आहेस त्याप्रमाणे मी वाघेल श्री भगवान म्हणाले हे अर्जुना तत्व तत्वबोधाने तुझ्या हृदयातील रागादी सर्व वृत्ती जर शांत झाल्या असतील तर तुझे वासनायुक्त चित्त शांत होऊन निर्वासनत्वास प्राप्त झाले आहे असे तू समज त्या निर्वासन अवस्थेत जे व्यवहारात प्रत्यक्षेतन या नावाचे तत्व असते तेच सर्व विशेष रहित सर्व सर्वत्र असणारे निर्विषय ब्रह्म आहे त्या पदाला चुराधिक इंद्रिय व अज्ञजन यातील कोणी जाणत नाहीत भूमीवरून आकाशात उंच उडून पक्षाला जसे कोणी पाहत नाही त्याप्रमाणे त्याला कोणी जाणत नाही प्रत्यक्षेतन क्षेत्राला प्रकाशित करणारा शुद्ध संकल्प शून्य व निर्विषय अशा या आत्म्याला सर्व वृत्तीपासून अगदी दूर असलेला पाहा लोकांची स्थूल दृष्टी परमाणूंना जशी पाहू शकत नाही त्याप्रमाणे स्ववासना सर्वातीत स्वच्छ व शुद्ध पदाला पाहू शकत नाही ज्याची प्राप्ती झाली असता हे सर्व घटादी स्थूल पदार्थही बाधित होतात त्या परमपदी ही बिचारी वासना काय करणार ज्याप्रमाणे अग्नीच्या पर्वताला प्राप्त होऊन बर्फाचा लहानसा तुकडा विलीन होतो त्याप्रमाणे शुद्ध चित्त त्वास प्राप्त होऊन अविद्यालिन होते भोग बंधन रूप व रजकणाप्रमाणे अति तुच्छ असलेली ही बिचारी वासना कोठे व सर्व जगाला भरून सोडणारा हा चित्त स्वरूप विपुल वायू कोठे जोवर शुद्ध चित्ताने हा शुद्ध आत्मा चांगल्या प्रकारे जाणला नाही ही नाना विकार सर्व सर्व त्यात ती परवस्तू पूर्णतारूप आहे सर्व जगदाकाराने रहित आहे वाणीचा विषय न होणाऱ्या त्या वस्तूला उपमा कशाची देता येणार आहे हे अर्जुना म्हणून तू पूर्ण आत्मदर्शनानेच इष्ट कामांचा परिहार कर त्याच युक्तीने अंतःकरणातील सर्व प्रवृत्तीचे कारण अशी जी अहन स्थिती अंतकरण स्थवासना तिचा सर्वथा त्याग कर संसार बंधनरहित हो सर्व अनर्थांचे अस्थान असा जो अभय स्वभाव भगवान म्हणजे मी तो तूच हो नंतर श्री वसिष्ठांनी सांगितले त्रिलोकनाथ एवढे बोलून मौन धरून पुढे बसला असता शुभ्र कमलांच्या जसा भ्रमरध्वनी करू लागतो त्याप्रमाणे पंडपुत्र असे म्हणाला की हे भगवन माझी मती सर्व शोक होऊन सूर्यामुळे कमलिनी जशी प्रफुल्लित होते त्याप्रमाणे तुझ लोकभरत्याच्या वचनाने उदय पावली आहे रामा असे बोलून हरिजाच्या सारथी आहे असा त्या गांडी व बंधना अर्जुन युद्धात सज्ज होऊन उठेल व रणलीला करील तो स्वतःच्या बाणांनी छिन्न भिन्न झालेल्या हत्ती घोडे सारथी रथीच्या अंगातून वाहणाऱ्या रक्ताची नदी भूमीवर व्हाव्यास लावी आणि बाण समूहांच्या वेगाने उडालेली धूळ तिच्या योगाने द्विलोकाच्या सूर्यरूप नेत्रांना झाकून टाकील इतिवासिष्ठ महारामायने निर्वाण प्रकरण पूर्वा अष्ट सर्ग श्रीराम